अध्याय तीनशे तेविवा व्यास पुत्र प्राप्तर्थ तो व गलाभ युधिष्ठिर विचारतो हे पितामह महान तपस्वी व धर्मत्मे शुकाचार्य व्यासांपी उत्पत्ति तसेच शुकाचार्जना श्रेष्ठ सिद्धि मजे परम्या ज्ञान को मार्गा ने प्राप्त होली माला सगा तपोनिधी व्यासांनी कोणत्या स्त्रीचे ठाई शुकाचार्यांना उत्पन्न केले हेही कथन करा कारण शुकाची माता कोण आणि त्या महात्म्याचे श्रेष्ठ जन्म कसे झाले या गोष्टी मला माहीत नाहीत शुकाचार्यांची कोळ्या वयात परब्रह्माचे ज्ञान संपादन करण्याकडे कशी प्रवृत्ती झाली हे देखील मोठे आश्चर्य आहे कारण अशा प्रकारचे या जगात दुसरे कोणाचे उदाहरण ऐकत नाही म्हणून हे महामते शुकाचार्यांबद्दलची माहिती विस्ताराने ऐकण्याची मला उत्कट इच्छा आहे आपले अमृततील्य उत्तम भाषण श्रवण करण्याची माझी इच्छा अद्यापि तृप्त झाली नाही याकरता हे पितामह शुकाचार्यांचे महात्म्य व विज्ञान आणि त्यांना झालेली परमात्म प्रती या गोष्टीचे क्रमशः व यथार्थ प्रतिपादन करावे भीष्म सांगतात ऋषींना धर्माचरणाने एवढे महत्व आले ते वयोमान पिकलेले केस धनदौलत किंवा सोयरे यांचे बलावर आले नाही कारण जो वेदाध्ययन करतो त्यालाच आम्ही श्रेष्ठ मांडतो हे पंडुकुमारा तू जो प्रश्न केला आहेस त्या सर्वांचे उत्तर तपाचरण हेच आहे आणि तपाचरणाला इंद्रिय निग्रह करावा लागतो एरवी तपाचरण घडत नाही मनुष्य इंद्रियांच्या कह्यात गेला म्हणजे त्याचे हातून निसंशय पापाचरण होते आणि इंद्रिये त्याने ताब्यात ठेवली तरच त्याला सिद्धी मिळते सहस्रावधी अश्वमेख केल्यापासून किंवा शेकडो वाजपेयी यज्ञापासून जे फळ मिळते तेच योगाचरणापासून प्राप्त होणाऱ्या फलाच्या सोळाव्या हिश्श्या एवढे देखील नसते आता मी तुला शुकाचार्यांच्या जन्माची कथा सांगून योगाचरणाने त्यांना काय मिळाले ते सांगतो आणि जे आत्मशुद्धी करीत नाहीत त्यांना दुर्लभ अशी श्रेष्ठ गती शुकाचार्यांना कशी प्राप्त झाली तेही निवेदन करतो पूर्वी एकेकाळी मेरू पर्वताच्या शिखरावर कर्णिकार वनामध्ये आपल्या भेसूर भूतग्णांसह महादेव शंकर विहार करीत होते त्यावेळी नगराजकन्या देवी पार्वती तेथेच होती कृष्णद्वैन व्यास महर्षि दिव्य तपश्चरिया करीत बसले होते कुश्रेष्ठा आपत्रप्राप्ति वावी या हेतु योग धर्म निमग्न हो युगा के साहय्या इंद्रिय अंतर्मुख कर भगवान व्यासा धारणाुक्त मोठे तप करनास आरंभ किया विभो पृथ्वी आप तेज वायु व वा अंतरिक्ष या पंचमहाभूतांचे ठाई असलेल्या सामर्थ्याने युक्त अशा पराक्रमी पुत्र आपल्याला प्राप्त व्हावा असा संकल्प मनामध्ये धारण करून सर्वोत्कृष्ट तपाचरण केल्यावर ज्यांची चित्तशुद्धी झाली नाही अशा लोकांना प्रसन्न होण्याला दुर्लभ जो महादेव त्यापाशी व्यासानी हा अशा प्रकारचा वर मागितला राजा नानाविध रूपे धारण करणारे उमापती दे शंकर त्यांची वर्षे वर्षेपर्यंत समर्थ व्यास या मुनींनी केवळ वायुभक्षण करून खडतर आराधना केली त्या जागी राजा सर्व ब्रह्मर्षी राजर्षी लोकपाल साध्य अष्टवसु द्वादश आदित्य अकरा सूर्य चंद्र मरुद्गण सागर नद्या अश्विनीकुमार देव गंधर्व नारद पर्वत विश्वावसु सिद्ध अप्सरा इत्यादी सर्व मंडळी जमली होती त्या त्यावेळी भगवान महादेव रुद्र यांनी कर्णिकार पुष्पांची शुभदायक माला धारण केली होती त्यामुळे रजनीनाथ चंद्रमा हा आपल्या चंद्रिकेने जसा शोभिवंत दिसतो तसे शंकर फार पेजपुण्य दिसत होते अशा प्रकारे त्या देवदेवर्षींच्या आगमनाने पुनित झालेल्या रमणीय दिव्यवनामध्ये दृढनिश्चय व्यास ऋषी पुत्रकामे छेने श्रेष्ठ योग मार्गाचे आचरण करून राहिले होते या उग्र तपश्चर्यामुळे त्यांचे सामर्थ्य येत किंचित कमी झाले नाही एवढेच नव्हे तर त्यास ग्लानी देखील आली नाही तिन्ही लोकांना ही व्यासांची तपश्चर्या फारच अद्भुत वाटली अतुल तेजस्वी व्यास याप्रमाणे योगाभ्यासात रथ झाले असता त्यांच्या जटा तपस्सामर्थ्यामुळे अग्निज्वालांप्रमाणे चमकत होत्या राजा भगवान मार्कंडेय ऋषींनी हे मला सांगितले देवादिकांची पुण्यपावन चरित्रे मला त्यांनीच निवेदन केले आहेत बाबारे महासमर्थ कृष्ण दैपायनांच्या खडतर तपश्चर्याच्या तेजाने अग्निप्रमाणे झळकणाऱ्या जटा अद्यापी देखील त्यावेळेप्रमाणेच तेजपुंज्य प्रकाशत आहेत हे भारता या प्रकारच्या निरुपम तपश्चर्याेने आणि भक्तीने संतुष्ट होऊन महादेव शंकर प्रसन्न झाले आणि व्यासांच्या इच्छेप्रमाणे वरदान प्रदान करण्याचे त्यांचे मनात आले मग भगवान शंकर स्मित करून व्यासानं म्हणाले हे द्वैपायना तुझ्या मनोदयाप्रमाणे समर्थ असा पुत्र तुला प्राप्त होईल पृथ्वी आप अग्नी वायू व वा आकाश यांचेप्रमाणे शुद्ध व महापराक्रमी अशा पुत्राची तुला प्राप्ती होईल परब्रह्माकडे त्याच्या आत्म्याची व बुद्धीची प्रवृत्ती होऊन आपण व ब्रह्म एक आहो असा त्याला आत्मप्रत्यय होईल आणि तुझा तो पुत्र ब्रह्मरूप होऊन आपल्या तेजाने तिन्ही लोकांना दिपवून अतिश्रेष्ठ कीर्ती संपादन करील ओम तत्स